स्कंध स्कंधतीसरा अध्य दहावा दहा प्रकारच्या सृष्टींचे वर्णन विदुर उवाच अंतर् भगवती ब्रह्मा लोकपितामह प्रजा ससर्जकिधा दैकीकीर मानसीर्विभु ओम नमो नारायणाय विदुर्मणाला मुनिवर भगवानाारायण अंतर्धान पावल्यानंतरसर्वोकानस पितामह्रह्मदेव यानी आपला देह आणि मन यापासून कृती प्रकारची सृष्टी उत्पन्न केली भगवन याखेरीज मी आपल्याला आणखी काही गोष्टी विचारल्या त्या सर्वांचे आपण क्रमाने वर्णन करावे आणि माझे सर्व संशय दूर करावे कारण आपण सर्व सर्वज्ञांमध्ये श्रेष्ठ आहात सूत म्हणाले शौनका विदुराने असे विचारल्यावर मुनिवय मैत्रेय अत्यंत प्रसन्न झाले आणि आपल्या मनात ठेवलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले मैत्रे म्हणाले अजन्मा भगवान श्री श्रीहरींनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवानी आपले चित्त आपला आत्मा श्री नारायण यांचे ठाई तसेच एकाग्र करून दिव्य शंभर वर्षांपर्यंत तप केले ब्रह्मदेवांनी असे पाहिले की प्रलयकालातील वायूच्या तुफान वेगामुळे ज्याच्यावर ते बसले होते ते कमळ आणि पाणी थरारत आहे प्रबळ तपश्चर्या आणि हृदयात स्थिर झालेले आत्मज्ञान यामुळे ज्यांचे विज्ञानबल वाढले आहे अशा त्यांनी पाणी आणि वायू दोन्हीही पिऊन टाकले नंतर ज्याच्यावर ते स्वतः बसले होते ते आकाशव्यापी कमळाला पाहून त्याने विचार केला की पूर्वकल्पामध्ये लीन झालेले लोक मी यापासूनच निर्माण करीन भगवतानी सृष्टिकार्यासाठी नेमलेल्या ब्रह्मदेवांनी मग त्या कमलकोशात प्रवेश केला आणि त्या एकाचे भूहू भूह, आणि स्वह असे तीन भाग केले वास्तविक ते कमल एवढे मोठे होते त्याचे की त्याचे चौदा किंवा त्याही पेक्षा अधिक लोक केले जाऊ शकले असते जीवांची भोगस्थाने म्हणून याच तिन्ही लोकांचे शास्त्रात वर्णन आले आहे जे निष्काम कर्माचरण करणारे आहेत त्यांना महरलोक, तपोलोक जनोलोक आणि सत्यलोक रूप ब्रह्मलोकाची प्राप्ती होते विदुर म्हणाला ब्रह्मन आपण कर्मा विश्वरूप अशा श्रीहरींच्या ज्या कालनामक शक्तीविषयी सांगितले होते त्याविषयी विस्तारपूर्वक आम्हाला सांगा मैत्रे म्हणाले विषयांचे बदलणे हेच कालाचे स्वरूप आहे तो काल स्वतः निर्विशेष अनादी आणि अनंत आहे त्यालाच निमित्त करून भगवान आपण आपल्याला लिलेने सृष्टीच्या रूपात प्रकट करतात अगोदर हे सर्व विश्व विश्वभगवंतांच्या मायेने लीन होऊन ब्रह्मरूपामध्ये स्थित होते त्यालाच भगवंताने अव्यक्त मूर्ती कालाच्या द्वारे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे प्रकट केले हे जग आता जसे आहे तसेच अगोदर होते आणि यापुढेही ते तसेच राहील या जगाची उत्पत्ती नऊ प्रकारची होते तसेच प्राकृत वैकृत भेदाने एक दहावी ही आहे तसेच याचा प्रलय काल द्रव्य आणि गुणांच्या द्वारा तीन प्रकाराने होतो पहिली सृष्टी महत्त्वाची भगवंतांच्या प्रेरणेने सत्वादी गुणांमध्ये विषमता होणे हेच तिथे स्वरूप आहे दुसरी सृष्टी अहंकाराची जिच्यापासून पृथ्वी आदी पंचमहाभूते तसेच ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांची उत्पत्ती होते तिसरी सृष्टी भूतसर्ग आहे जिच्यामध्ये पंचमहाभूतांना उत्पन्न करणारा तन्मात्र वर्ग राहतो चौथी सृष्टी इंद्रियांची आहे ही ज्ञान आणि क्रियाशक्तीने युक्त आहे पाचवी सृष्टी सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांची आहे मन या सृष्टीच्याच अंतर्गत आहे सहावी सृष्टी अविद्येची आहे यामध्ये तामिस्त्र अंधतामिस्त्र तम मोह आणि महामोह या पाच गाठी आहेत ही सृष्टी जीवांच्या बुद्धीवर आवरण आणि विक्षेप करणारी आहे या सहा सृष्टी प्राकृत आहेत आता वैकृत सृष्टी आहेत त्यांचेही वैर्ण नाईक भगवंतांचे चिंतन करणाऱ्यांचे दुःख दूर करणाऱ्या व रजोगुणाचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणाऱ्या भगवंतांची ही लीला आहे सातवी प्रमुख वैकृत सृष्टी सहा प्रकारच्या वृक्षांची असते वनस्पती औषधी लता त्वक्षार, विरुध आणि द्रुम ही खालून वर चढतात यांच्यामध्ये साधारणतः ज्ञानशक्ती प्रकट झालेली नसते त्यांना दीर्घकालीन आतल्यातच केवळ स्पर्शाचा अनुभव येतो आणि या प्रत्येकात कोणता तरी एखादा विशेष गुण असतो आठवी सृष्टी पशुपक्ष्यांची आहे ही 28 मानली प्रकार कालाते तमोगुण अवलवासा वस्तू से ज्ञान होतेचारशक्ति विदुरा पशुयोनी गाय बकरा रेड़ा कालवीट डुक्कर नीलगाय रूरू नावाच्छे हरिण मेढा उट हे दोन खुर पशु होते गाढ़ घोड़ा खेचर पांढरे हरीण चित्ता वनगाय हे एक खूर अच नखे पशु नावे नवे कुत्रा को लांडगाघ मांजर ससा माकड, हत्ती कासव घोरपड़ मगर इत्यादि होगा <coughs> गिधाड़ हो सलूक मोर हंस सारस चक्रवाक कावळा घुबड इत्यादी उडणारे जीव पक्षी म्हणले जातात विदुरा नववी सृष्टी मनुष्यांची आहे ती एकाच प्रकारची आहे यांच्या आहाराचा प्रवाह वरून खाली असा असतो मनुष्य रजोगुणप्रधान कर्मप्रायण आणि दुःखरूप विषयातच सुख मानणारी असतात स्थावर पशुपक्षी आणि मनुष्य या तीन प्रकार सृष्टि तसेच पुढ़े संगित जा देवसर्ग या वैकृत सृष्टि है आणि जो महत्वादिप वैकारिक देवसर्ग त्याची गणना या अगोदर प्राकृत सृष्टि गलीरिक्त सनतकुमार इत्यादि ऋषि जो कौमार सर्ग आ तो प्राकृत आणि वैकृत अशा दो प्रकार देव पितर असुर गंधर्व अप्सरा यक्षराक्षस सिद्ध चारण विद्याधर भूत प्रेत पिशाच आणि किन्नर किंपुरुष अश्वमुख इत्यादी भेदांनी देवसृष्टी आठ प्रकारची आहे विदुरा याप्रमाणे जगतकर्त्या ब्रह्मदेवांनी रचलेली ही दहा प्रकारची सृष्टी मी तुला सांगितले आता यापुढे विमांश आणि मनवंतर इत्यादी सांगेन अशा प्रकारे सृष्टिरचना करणारे संकल्प भगवान हरी हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रत्येक कपाच्या सुरुवातीला रजो गुणाने व्याप्त होऊन स्वतःच जगाचार रूपाने आपलीच रचना करतात अतःपर प्रवक्ष्या वंशाननंतरा रजःप्लुतस्रष्टा कल्पादिश्वात्मभूर्हि सृजत्यमोघसल्प आत्मवैवात्मनात्मना श्रीमद्भागवते महापुराणे पारमंस्या संहिताया तृतीयस्कंधे दशमोध्याय श्रीकृष्णापणमस्तु